श्रीमत श्रीमद गीता शंकर भाष्य अध्याय सहावा भाष्य था, था प्राप्त व्हावे यासाठी अंतरंग हे साधन आहे त्या अंतरंगाचे यो, सूत्रूप वर्णन स्पर्शांकृत कृत्वा बही गीता पाच सत्तावीस इत्यादी श्लोकांच्या द्वारे मागील अध्यायाच्या अखेरीस प्रतिपादन करण्यात आले आहे या श्लोकाचे सविस्तर वर्णन करण्यासाठी या सहाव्या अध्यायाला प्रारंभ करण्यात येत आहे परंतु ध्यानयोगाचे बहिरंग साधन कर्म आहे म्हणून जोपर्यंत ध्यानयोगावर आरुढ होण्याची पात्रता आली नाही तोपर्यंत अधिकारी गृहस्थाला कर्म करणे आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी कर्माची प्रशंसा करण्यात आली आहे पूर्वपक्ष ध्यानयोगावर आरुढ होण्याची सीमा आली आहे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत विहित कर्माचे अनुष्ठान सर्वांनी करणे आवश्यक आहे उत्तर हे म्हणणे बरोबर नाही कारण योगावर आरूढ होण्याची ज्याला इच्छा आहे अशा मुलीला सुद्धा त्यासाठी कर्म करण्याची जुरेरी आहे गीता सहा तीन असे सांगितले आहे आणि योगारूढ योगी केवळ उपशमाशी संबंधित असल्याचे प्रतिपादन आहे जर योगारूढ होण्याची इच्छा करणारा आणि योगारूढ अशा दोघांसाठी क्षम आणि कर्म दोन्हीही कर्तव्य रूप आहेत असे मानले गेले तर योगारूढे आणि योगारूढ यांचे क्षम आणि कर्म हे भिन्न विषय आहेत असे मानून त्याच्या विशेषत्वामुळे त्यांचे विभाजन करणे व्यर्थ आहे पूर्वपक्ष आश्रम धर्माचे पालन करणाऱ्यांपैकी कोणी योगारूढ होण्याची इच्छा करणार असेल तर कोणी असेल परंतु अन्य कोणी होत नाही किंवा आरूढ होण्याची इच्छा करणारेही होत नाहीत त्यांच्या अपेक्षेने आरुक्षू आणि आरूढ ही विशेषणे त्यांना लावणे अशा दोन्ही प्रकारच्या साधारण लोकांचे अलग करणे आणि त्यांचा विभाग करणे या दोन्ही गोष्टी होऊ शकतात उत्तर पक्ष असे म्हणणे ठीक नाही कारण त्याचेच गीता सहा या पदाचा उपयोग या ठिकाणी करण्यात आला आहे याप्रमाणे योगारुढस योगावर आरूढ झालेल्या या, या विशेष पदामध्ये योग शब्द आलेला आहे जो प्रथम योग मार्गावर आरूढ होण्याची इच्छा करतो तोच योगावर आरूढ झाला त्याला योगावर आरूढ चे हो प्राप्त व्हावे म्हणून कारण किंवा कर्तव्य आहे असे सांगण्यात आले आहे म्हणून कोणत्याही कर्मासाठी जिवंत असेपर्यंत कर्तव्यता प्राप्त होत नाही योगभ्रष्टाच्या वर्णनातून सुद्धा हीच गोष्ट सिद्ध होते अभिप्राय असा आहे जर कर्म करणाऱ्या गृहस्थासाठी सुद्धा या सहाव्या अध्यायात सांगितलेला योग उचित असाच आहे या योगापासून भ्रष्ट झाल्यावर सुद्धा कर्माच्या गतीला किंवा कर्माच्या फळाला प्राप्त होतो म्हणून त्याच्या नाशाची शंका संयोक्तिक वाटत नाही कारण मोक्ष नित्य असल्याने कर्माच्या योगाने प्राप्त होत नाही म्हणून इच्छा धरून केलेले कर्म असो अगर कर्म असो आपले फळ देण्यास प्रारंभ करते नित्य कर्म वेदांनी प्रमाणित केलेले आहे असे ज्ञात असल्याने त्याचे फळ प्राप्त होते वेद निरर्थक फळशून्य आहेत असे मांडण्याचा प्रसंग कदापि येत नाही असे सर्वात प्रथम आहे कर्माचा नाश करण्याचा कोणताही हेतू नसल्याने कर्मामध्ये असताना दोघांनाही भ्रष्ट समजणे संयुक्तिक वाटत नाही पूर्वपक्ष ही सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करण्यासाठीच आहेत असे जरी मानले तरी कर्त्यासाठी फळाचा आरंभ करण्यात येत नाही उत्तर पक्ष हे म्हणणे बरोबर वाटत नाही कारण ईश्वराला अर्पण करण्यात आलेल्या कर्माचे फळ अधिक प्रकारे प्राप्त होते हेच संयुक्तिक म्हणणे होय पूर्वपक्ष हे कर्म केवळ मोक्षासाठीच आहे असे मानले किंवा आपण केलेल्या कर्माचा ईश्वरासाठी योगसहित त्याग केला जातो तो, तो केवळ मोक्षासाठीच असतो त्यातून दुसरे कोणतेही फळ मिळत नाही तसेच योगापासून जो भ्रष्ट झाला आहे त्याचा नाश होईल अशी शंका निर्माण होणे उचित आहे उत्तर पक्ष हे बरोबर नाही योग्याने एकाकी सर्व इंद्रिये आवरून कोणा कोणतीही आशा न ठेवता किंवा दुसऱ्याने दिलेल्या वस्तूंचा संग्रह न करता प्रयत्न करावा गीता सहा दहा किंवा ब्रह्मचर्याचे पालन करून गीता सहा चौदा या ठिकाणी कर्मसन्यासाचे प्रतिपादन करण्यात आले आहे या ठिकाणी ध्यानामध्ये स्त्रीच्या सहाय्याची कोणतीही आशंका राहत नाही म्हणून गृहस्थाच्या बाबतीत गृहस्थाच्या बाबतीत अनुकूल नाहीत त्याचप्रमाणे दोन्ही विषय भ्रष्ट आहेत असा प्रश्न निर्माण होत नाही म्हणून हे म्हणणे उचित नाही असा अभिप्राय होय पूर्वपक्षी अनाश्रता गीता एक या श्लोकापासून कर्म करणाऱ्यांनाच संन्यासी आणि योगी असे संबोधण्यात आले आहे अग्निरहित आणि क्रिया क्रियारहित यांचा संन्यास आणि योग यांचा निषेध करण्यात आला आहे उत्तर पक्ष हे म्हणणे ठीक नाही कारण हा श्लोक केवळ ध्यान योगासाठी बहिरंगाचे साधन म्हणून कर्म आहे कर्माच्या फळाची इच्छा असणाऱ्या संबंधात संन्यासाची प्रशंसा करण्याचे हे निमित्त आहे केवळ अग्निरहित क्रिमा क्रियारहित संन्यासी आणि योगी होतो असे नाही परंतु जो कोणी कर्म करणारा आहे तो सुद्धा कर्मफल आणि आसक्ती सोडून अंतकरणाच्या शुद्धीसाठी कर्मयोगामध्ये रथ असतो तो देखील संन्यासीवर योगी असतो या प्रकारे कर्मयोगाची स्तुती करण्यात आली आहे एकाच वाक्यात कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग रूप स्तुती आणि चतुर् चतुर्थाश्रमाचा संन्यासाचा निषेध होऊ शकत नाही अग्निरहित आणि क्रियारहित वस्तुता संन्यासी लोकांचे संन्यासीपणे आणि योग्य श्रुती स्मृती पुराणे इतिहास योगशास्त्राने जे उचित म्हणून सांगितले आहे ते प्रसिद्ध असुन भगवंत त्याचा कुठेही निषेध करीत नाही कारण तसे त्यांनी केले असते तर त्यांच्याच प्रतिपादनाला विरोधी प्रतिपादन झालेले असते सर्व कर्मांचा मनाने त्याग करून गीता पाच तेरा काही ना करता किंवा ना गीता पाच तेरा मौनमत जे जसे असेल त्यात संतुष्ट असणारा गीता बारा एकोणीस जाला स्वस्थान नाही असा स्थिर बुद्धी गीता बारा एकोणीस सर्व प्रकारच्या कामना सोडून दिलेला निस्पृह पुरुष सभारंभ परित्यागी सर्व संकल्पांचा त्याग केलेला गीता बारा सोळा अशा प्रकारे भगवंतांनी अनेक ठिकाणी आपला अभिप्राय व्यक्त केला आहे त्यामध्ये चतुश चतुर्थाश्रम संन्यासाश्रमाचा निषेध करणे विरोधी प्रतिपादन होईल म्हणून असे सिद्ध होते की जो पुरुष गृह स्थिर गुर आहे जो योगारूढ होण्याची इच्छा करतो जो त्याबद्दल चिंतनशील आहे आणि केलेल्या कर्माच्या फळाची इच्छा न करता अग्निहोत्रादी कर्मांच्या योगाने अंतकरणाची शुद्धी करून ज्ञान योगाने तत्पर होण्याचे साधन होऊ शकतो या अभिप्रायाप्रमाणे तो संन्यासी अगर असतो अशी त्याची प्रशंसा केली जाते श्लोक पहिला श्री भगवान म्हणतात कर्मफलावर अवलंबून न राहता कर्तव्य म्हणून जो कर्म करतो तोच संन्यासी आणि तोच कर्मयोगी होय गृहग्नीचा त्याग करणारा किंवा काही न करणारा म्हणजे सर्व त्याग करणारा नव्हे भाष्य ज्याने आश्रय घेतलेला नाही त्याला अनाश्रित असे म्हणतात जो कर्माच्या आशा राहिली नाही तो अनाश्रितच होय कारण ज्याला कर्मफळाची इच्छा असते तो त्या कर्मफळाचा आश्रय करतो अनाश्रित ही अवस्था त्याच्या अगदी विरुद्ध आहे म्हणून कर्मफलाचा आश्रय न करणारा असा आशय आहे अशा कर्मफलाचा आश्रय असणारा पुरुष कर्तव्य करता म्हणजे जी काम्य कर्मे आहेत त्यांच्या व्यतिरिक्त अशी अग्निहोत्रादी नित्य कर्मे पूर्ण करतात असा जो कर्म करणारा आहे तो दुसऱ्या काम्य करणाऱ्या श्रेष्ठ आहे असा अभिप्राय आहे की तो संन्यासीही आहे आणि कर्मयोगीही आहे त्यागाचे नाव संन्यास आहे तो ज्याच्यामध्ये असतो त्याला संन्यासी म्हणतात चित्ताचे समाधान असणं याला योग म्हणतात तो ज्याच्यामध्ये असतो तो योगी म्हणजेच कर्मयोगी सुद्धा या गुणांनी संपन्न असतो असे समजण्यात येते केवळ अग्निरहित आणि रहित पुरुष सुद्धा संन्यासी आणि योगी असतो असे मानणे उचित ठरणार नाही कर्मामध्ये समाविष्ट असलेली अग्निहोत्रादी कर्मे ज्याच्यापासून गेली आहेत त्याला निरग्नी म्हणतात अग्निशिवाय करण्यात येणाऱ्या तपदानादिक्रिया देखील जो करत नाही तो अक्रिय होय निरग्नी आणि अक्रिय पुरुषाला संन्यासीपणे आणि योगी असे प्रसिद्ध प्रतिपादन आहे उत्तर पक्षी हा दोष होत नाही संन्यासीत्व आणि योगीत्व हे दोन्ही गुण भगवंतांना इष्ट असेच आहेत पूर्वपक्षी हे कसे उत्तर पक्ष कर्मसंकल्पाचाच त्याग करणे हे संन्यासीत्व आहे तर शरीराने करावयाच्या कर्मांचा त्याग करण्याने चित्ताच्या वृत्तीप्रमाणे कारण ठरणाऱ्या कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करणे याला योगित्व म्हणतात याप्रमाणे गौण रूपाने मान्य करण्यात आले आहेत या प्रकारे मूळ संन्यासीत्व आणि योग्यत्व दोन्हीही नष्ट नाहीत या भावांचे स्पष्टीकरण करण्यात येत आहे श्लोक दुसरा ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग होय हे समज कारण संकल्पाचा कर्मफलाच्या इच्छेचा त्याग केल्याशिवाय कोणीही योगी होत नाही भाष्य त्याग करणे म्हणजेच त्या वृत्ती हे अर्जुना कर्माचा आचार करणे निष्कामपणे याला देखील संन्यास असेच म्हणतात असे समज या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे की प्रवृत्ती रूप कर्मयोग आणि त्याच्या उलट निवृत्ती रूप परमार्थ संन्यास याची एक रूपातच आहे असे कसे मानले जाते परमार्थ संन्यासाच्या जोडीला कर्मयोगाची कर्तृ विषयक समानता आहे कारण जो परमार्थ संन्यासी आहे त्याने सर्व कर्मसाधनाचा त्याग केलेला असतो म्हणून सर्व आणि त्या फळाबाबत असलेल्या संकल्पाचा त्याग करतो म्हणून दोघांची समानता आहे असे म्हटले जाते हा उद्देश दर्शवण्यासाठी असे सांगितले जाते ज्याने फळाच्या संकल्पाचा म्हणजे फळ मिळावेच्या इच्छेचा ज्याने त्याग केलेला नाही असा कोणीही कर्म करणारा मनुष्य योग्य होऊ शकत नाही अर्थात अशा पुरुषाचे चित्त स्वस्त समाधिस्थ होण्याची शक्यता मुळेच नाही कारण फळ प्राप्त व्हावे अशी इच्छा करण्याने चित्ताची एकता हे एक कारण आहे म्हणून जो कोणी फळ प्राप्त व्हावी अशा इच्छेचा त्याग करतो तो योगी होतो याचा सारांश असा आहे की चित्तामध्ये विक्षेप निर्माण करण्याचे कारण फळाची इच्छा आहे त्या इच्छेच्या त्यागानेच मनुष्य समाधिस्त किंवा चित्त विक्षेपरहित योगी होतो या प्रमाणे परमार्थ संन्यास आणि कर्मयोग यांच्या करत्याच्या वृत्तीशी संबंध असणारी समानता आहे त्या अपेक्षेने वचनातून संन्यासाचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे कर्मफलाच्या इच्छे व्यतिरिक्त जो कर्मयोग आहे त्याला ध्यानयोगाचे बहिरंग साधन असे म्हणतात याच्या उद्देशाने संन्यास रूपाने त्याची स्तुती करून असा अभिप्राय व्यक्त करण्यात येत आहे की कर्मयोग हे ध्यानयोगाचे एक साधन आहे श्लोक तिसरा समस्त बुद्धिरूप कर्मयोगामध्ये पदार्पण करू इच्छिणाऱ्या मनीस निष्कार कर्म मनी हे कारण म्हणजे साधन म्हणून करण्यात येते तो योग समृद्ध झाला म्हणजे शम हे त्याचे साधन आहे असे म्हटले जाते अश्य जो ध्यानयोगावर आरूढ झालेला नाही ध्यानयोगामध्ये स्थिर होत नाही योगारूढ होण्याची इच्छा करणारे मुनी म्हणजे कर्मफलाचा त्याग करणाऱ्या पुरुषांसाठी ध्यानयोगावर आरूढ होण्याचे साधन म्हणून कर्म सांगण्यात आले आहे त्याचप्रमाणे तो योगारूढ होतो तेव्हा त्याच्यासाठी योगारूढामध्ये सदामर्न राहण्याचे साधन आहे ते शम उपशम म्हणजे सर्व कर्मांपासून निवृत्त होणे असे प्रतिपादन आहे मनुष्य जसा जसा कर्मापासून विरम पावतो त्या प्रमाणात परिश्रम इंद्रिय संयमित केलेल्या पुरुषाचे चित्त स्वस्त होत जाते त्यामुळे तो त्वरेने योगारूढ होतो व्यासांनी ब्राह्मणाला एकता समता शील स्थिती अहिंसा अर्जव वगैरे क्रियांपासून उपरम विश्राम पावणे यापेक्षा दुसरे धन नाही साधक कधी योगारूढ होतो ते या ठिकाणी सांगण्यात आले आहे श्लोक चौथा जेव्हा साधक इंद्रिय भोग आणि कर्म यामध्ये आसक्त होत नाही आणि सर्व संकल्पांचा त्याग करतो तेव्हाच त्याला योगारूढ झाला असे म्हणतात भाष्य चित्ताची समाधी अवस्था साधणारा योगी ज्यावेळी इंद्रियांपासून लाभामध्ये म्हणजे आहेत त्यांनी नित्य नैमित असे समजून त्या कर्मामध्ये आस आसक्त होत नाही किंवा हे कर्म मला केले पाहिजे अशी बुद्धी त्यांना होत नाही तेव्हा सर्व संकल्पांचा त्याग करणारा किंवा इहलोकी अथवा परलोकी भोगभोगावेत अशी इच्छा करणे अगर असणे अशा संकल्पांचा त्याग करणे ज्याचा स्वभाव बनला आहे असा पुरुष योगारूढ तथा योग प्राप्त झालेला असतो असे म्हटले जाते सर्व संकल्प संन्यासी हो गीता सहा चार सर्व संकल्पांचा त्याग करणारा असे प्रतिपादन करण्याचा आशय असा आहे की सर्व इच्छा आणि सर्व कर्मांचा त्याग करणे आवश्यक आहे सर्व इच्छांचे मूळ संकल्प आहे कामाचे मूळ कारण संकल्प होय सर्व प्रकारचे यज्ञसुद्धा संकल्पातून उत्पन्न होतात मनुस्मृती दोन तीन हे काम मी तुझे मूळ जाणतो तू निसंदेह संकल्पापासून उत्पन्न होतोस मी तू यासाठी संकल्प करणार नाही म्हणून तू पुन्हा मला प्राप्त होणार नाही सर्व इच्छांचा त्यागाने सर्व कर्मांचा त्याग होतो प्रसिद्ध आहे शांतीपर्व एकशे सत्याहत्तर 25 ज्याला जशी इच्छा होते त्याप्रमाणे त्याचा निश्चय होतो ज्याप्रमाणे निश्चय होतो त्याप्रमाणे तो कर्म करतो हृदारण्य चार चार पाच असे प्रतिपादन केले आहे ते प्रमाणे या ठिकाणी आहे जीव कर्म करतो ते सर्व कामाचे रूप आहे मनस्मृती दोन चार ही गोष्ट युक्तीने ही सिद्ध होते कारण सर्व संकल्पांचा त्याग केल्याशिवाय कोणाचेही मन अस्थिर होऊ शकत नाही म्हणून सर्व संकल्प संन्यासी इत्यादी वचनांचा योग भगवान साधकाला सर्व कामना आणि सर्व कर्मे यांचा त्याग करायला लावतात ज्यावेळी ज्याप्रमाणे मनुष्य योगारूढ होतो तेव्हा संसारसागरातून स्वतःच आपला उद्धार करतो म्हणून श्लोक पाचवा आपणच आपला उद्धार करावा आपणच आपला नाश करून घेऊ नये कारण आपणच आपले मित्र व आपणच आपले शत्रू आहोत भाष्य संसार सागरात, सागरात बुडून गेलेल्या आपणच या सागरातून स्वतःच्या बळाने वरती आले पाहिजे अर्थात हुगारुढ अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे आपले अधपदे आपण कारण आपण आपले आपण दुसरा असा आपणही नाही जो आपण संसारातून मुक्त करू शकेल प्रेमादी भावने ज्याला बांधले जाते त्याला बंधू असे म्हणतात असा सांसारिक बंधू आप्त वास्तविक पाहता मोक्ष मार्गाचा विरोधी असतो म्हणून निश्चियाने असे म्हणावसे वाटते की आपणच आपले बंधू आप्ता आहोत त्याप्रमाणे आपणच आपले शत्रू सुद्धा आहोत कारण अनिष्ट करणारा जो कोणी बाहेरचा शत्रू आहे तो देखील शत्रू आहोत याप्रमाणे शत्रू सं आपणच आपले शत्रू आहोत असे प्रतिपादन या ठिकाणी करण्यात आले आहे यामध्ये कोणत्या लक्षणांनी युक्त असलेला पुरुष आपला मित्र आहे कोणता पुरुष आपणच आपला शत्रू होतो याचे स्पष्टीकरण पुढे करण्यात येत आहे लोक सहावा ज्याने आपनच आपण जिंकले आहे तो स्वतःचा मित्र होतो परंतु ज्याने स्वतःला जिंकले नाही तो स्वतःचे शत्रूप्रमाणे वागतो जो जीवात्मा की ज्याने कार्य आणि ते कार्य करणारे इंद्रिय यांना आपल्या नियंत्रणात ठेवून आपण असं वश करून घेतो त्याला जितेंद्रिय असे म्हणतात अशा जितेंद्रिय मनुष्याने शरीरूपी स्वतःला वश करून घेतलेले नसेल त्याच्यावर नियंत्रण ठेवले नसेल असे आपण स्वतः आपल्याशी शत्रुभावाने शत्रूप्रमाणे वर्तन करतो अर्थात दुसरा शत्रू जसे आपल्या अनिष्ट करतो त्याप्रमाणे आपण आपल्या अनिष्ट करतो श्लोक सातवापमान इत्यादी द्वंद्वामध्ये ज्याचे अंतकरण शांत असते अशा पुरुषाच्या अंतरात परमात्मा उत्तम प्रकारे स्थिर राहतो भाष्य ज्याने आपले मनादि इंद्रिया सहित या शरीराला आपल्या नियंत्रणात ठेवले आहे आणि जो अत्यंत शांत आहे ज्याचे अंतकरण नेहमी प्रसन्न असते अशा संन्याशी पुरुषाला उत्तम प्रकारे परमात्मा प्राप्त होतो अर्थात साक्षात आत्मभावाने तो अस्तित्वत असतो तो थंड गरम सुख दुःख आणि मान अपमान स्वतःचा श्लोक आठवा ज्याचे अंतकरण ज्ञान आणि विज्ञानाने तृप्त आहे जो निर्विकारी आहे ज्याने आपली इंद्रिय जिंकली आहेत मातीचे ठेकूळ दगड आणि सोने ज्याला सारखीचे त्याला योगी म्हणतात भाष्य पदार्थांची शास्त्रोप्त ओळख म्हणजे ज्ञान होय शास्त्राने प्रतिपादन केल्याप्रमाणे त्याच्या स्वतःच्या अंतकरणाला अनुभव प्राप्त होणे याला विज्ञान म्हणतात असे हे ज्ञान आणि विज्ञान यांच्या योगाने ज्याचे अंतःकरण तृप्त झाले आहे किंवा ज्याच्या अंतकरणात यापुढे आता आणखी ज्याचे ज्ञान करून घ्यावे अशी एकही वस्तू राहिली नाही असा ज्याच्या अंतकरण विश्वास निर्माण झाला आहे असा मनुष्य ज्ञान विज्ञान विज्ञान यांनी तृप्त समजला जातो अशा तृप्त अंतकरण झालेल्या माणसालाच कुटस्थ अविकारी ज्याच्या अंतकरणात कोणतेही विकार निर्माण होत नाहीत म्हणून आपली सर्व जंकली आहेत अशा समाहित पुरुषाला योगी म्हणण्यात येते असा योगी माती दगड सुवर्ण यांना समान मानतो त्याच्या दृष्टीने सर्व ब्रह्मच आहे त्याप्रमाणे श्लोक न बबा मित्र सहेेतुक प्रेम करणारा वैरी उदासीन मध्यस्थ साधू आणि पापी यांच्या ठिकाणी अपेक्षा न करीता ठेव उपकार करणारा मित्र प्रेम करणारा अरी शत्रू उदासी पक्षपात न करणारा मध्यस्थ परस्पर विरोध दर्शवणाऱ्यांचे हितच व्हावे असे मानणारा द्वेष आपले अप्रिय बंधू आपला आपण त्याचप्रमाणे शास्त्रमाण मानून त्याप्रमाणे आचरण करणारा किंवा निषिद्ध शास्त्राने करू नये असे सांगितलेले कर्म करणारा पापी मनुष्य यामध्ये समबुद्धी पाहणारा या सर्वात कोण काय करतो यामध्ये ज्याची बुद्धी प्रवेश करीत नाही तो सर्वश्रेष्ठ होऊय असा युगी पुरुष सर्व प्राप्त झालेल्या पुरुषांमध्ये सर्वोत्तम होतो या श्लोकातील विशेषते या पाठाबद्दल विमुच्छते मुक्त होतो असाही पाठ काही ठिकाणी आहे अशा उत्तम फळाची प्राप्ती होण्याकरता श्लोक दहावा म्हणून योग्याने एकांतत राहावे शरीर मन आणि इंद्रिया आवरून घ्यावीत तसेच आशा आणि परिग्रह यांचा त्याग करून सतत योगाभ्यास करीत राहावे अश्य ध्यान योगी होय असा योगी कोणाची साथ न घेता एखाद्या पर्वताच्या गुहा गुंफा वगैरे सारख्या एकांत स्थानामध्ये राहतो आणि निरंतर ध्यान अवस्थेत राहतो एक एक एक असा अभिप्राय व्यक्त केला जातो की संधना करावी चित्त अंतकरण आणि आत्मा शरीर या दोघांवर नियंत्रण प्राप्त केलेल्या माणसाला यथचितात्म असे म्हणतात निराशी तृष्णाहीन आणि संग्रह करण्यापासून दूर होऊन संन्यासी होतो सर्व संग्रहाचा त्याग करून योगाचा अभ्यास करावा योगाभ्यास करणाऱ्यासाठी योगाचे साधन म्हणून आसन आहार विहार वगैरेचे नियम सांगणे उचित आहे त्याप्रमाणे योग प्राप्त झालेल्या पुरुषाची लक्षणे योगापासून मिळणारे फळ वगैरेचे प्रतिपादन करणेही आवश्यक आहे म्हणून याचे वर्णन पुढे करण्यात येत असून आसनाचे प्रतिपादन येथे करण्यात येत आहे श्लोक अकरावा पवित्र आणि शुद्ध अशा भूमीवर आपले स्थिर आसन सिद्ध करावे ते फार उंच अगर फार दबलेले नसावे प्रथम दर्भासन त्यावर मृगाजीन आणि त्यावर वस्त्राची घडी घालावी भाष्य शुद्धस्थानी स्वाभाविकपणे सर्गरम्य असलेले किंवा संस्कारित स्थान पवित्र स्थान आणि स्थानी एकांत असेल असे स्थान असावे या ठिकाणी जी जागा फार उंच नाही अगरफाल्स फार सखल नाही अशा ठिकाणी याप्रमाणे आसन तयार करावे जमिनीवर दर्भासन त्यावर मृगाजीन आणि त्यावर वस्त्राची घडी असावी या श्लोकातील पाठ उलट क्रमाने घ्यावा सर्वात वर मृगाजी मध्ये घडी आणि सर्वात खरी दर्भासनासनानंतर स्थिर कसे भावे ते सांगतात श्लोक बारावा त्या ठिकाणी चित्त आणि इंद्रिये यांचे व्यापार संयमित करून मन एकाग्र करावे आणि अंतकरणाच्या शुद्धीसाठी या आसनावर बसून योगाचा अभ्यास करावा मा... भाष्य मागील श्लोकात सांगितल्या प्रमाण करावा हा अभ्यास कसा असावा सर्व विषयांकडे धरणारे मन तेथून काढून घेऊन एकाग्र करावे चित्त इंद्रियांच्या क्रिया संयमित करून योगाचा अभ्यास करावा ज्याने मन आणि इंद्रियांच्या क्रियांवरती संयम केला आहे त्याला येत चित्ते द्रयक्रिया असे म्हणतात तो कशासाठी योगसाधन करतो त्याचे उत्तर देतात की आत्मशुद्धी किंवा अंतकरणाची शुद्धी व्हावी म्हणून बाह्य आसनाचे वर्णन केले आता शरीराचे रक्षण कसे केले पाहिजे ते सांगतात श्लोक तेरावा शरीर पाठ मस्तक आणि मान सरळ रेषेत निश्चल करावी स्थिर व्हावे दिशा आणि स्वभावार न ना पाहता नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवावी भाष्य आणि मान एका धारण करून शरीराची हालचाल होण्याचा आहे म्हणून या ठिकाणी आपल्या नाकाच्या टोकाकडे पाहणे त्या ठिकाणी उत्तम प्रकारे पाहणे अशी दृष्टीची अवस्था असावी संप्रेक्ष या पदाबरोबर इव हे शब्द पद आहे परंतु या ठिकाणी ते लुप्त आहे असं समजावे कारण या ठिकाणी आपल्याच नाकाच्या शेंडाकडे पाहणे असे केलेले विधान विधिवत नाही मग काय विधान आहे याप्रमाणे नासागरी दृष्टीची स्थापना करणे अंतःकरण समाधी स्थिर व्हावे यासाठी आवश्यक असल्याने अत्यंत इष्ट आहे कारण आपणच आपले नासिकाग्र पाहणे हे उचित आहे असे, असे मानले गेले तर पुन्हा मन देखील त्याच ठिकाणी स्थिर होईल आज्ञामध्ये स्थिर होणार नाही परंतु आत्मसंस्था या मन श्लोकारधा, श्लोकारमध्ये स्थिर करावे असे सांगितले आहे म्हणून एवढ्या शब्दाच्या लोकामुळे नेत्रांची दृष्टी नाकाच्या अग्रभागावर स्थिर करणे या क्रियेला संप्रेक्ष या पदाने संबोधित केले आहे या प्रकारे अन्य दिशांकडे न पाहणे म्हणजे दिशांकडे नजर टाकणे उचित नाही हे असे कि श्लोक चौदावा राहून मनाचे संयमन करून माझ्या ठिकाणी ज्याच्या अंतकरणाला शांती प्राप्त झालेली आहे ज्याच्या ठिकाणी भयाचा अंश राहिला नाही आणि जो ब्रह्मचारी व्रताचे पालन करतो म्हणजे ब्रह्मचर्य गुरु शुश्रूषा भिक्षण सेवन हे ब्रम्हचर्याचे आचार आहेत या आचाराचे काटेकोर पालन करणारा मनाचे संयमान करू म्हणजे मनाच्या वृत्तींना आवर घालून माझ्या मध्ये मी परमेश्वर माझ्या ठिकाणी मानतो त्याच्या मताप्रमाणे मीच श्रेष्ठ आहे असे मानणं तो स्थिर होतो कोणी स्त्री प्रेमी मनुष्य असेल तर त्याचे चित्त स्त्रीमध्ये अडकून राहते परंतु त्या स्त्रीला तो सर्वात श्रेष्ठ मानित नाही तो कोणाला सर्वश्रेष्ठ समजतो तो राजा किंवा महादेव यांना श्रेष्ठ आहे असे मानतो परंतु असा साधक तर माझ्यामध्ये चित्त ठेवतो आणि मलाच सर्वात श्रेष्ठही मानतो यापुढे योगाचे फळ काय आहेत सांगतात श्लोक पंधरावा याप्रमाणे आपला योगाभ्यास तर चालू ठेवणाऱ्या आणि आपल्या मनाने मनाचे नियमन करणाऱ्या योगाला माझ्या परमशांतीचा लाभ होतो भाष्य ज्याचे मन संयमित झाले आहे असा योगी यापूर्वी सांगितलेल्या प्रकारे आत्मतृप्त होतो त्याचे मन परमेश्वरामध्ये स्थिर होते आणि अत्यंत श्रेष्ठ अशी शांती त्याला प्राप्त होते शांतीची परमोच्छ अवस्था म्हणजे मोक्ष होय जो माझ्यामध्ये स्थिर असतो त्यालाच मोक्ष म्हणतात आता योगासाठी आहार वगैरे बाबत कोणते नियम आहेत ते सांगतात श्लोक सोळावा अर्जुना अतिशय खाणे किंवा काहीही न खाणे अति झोप घेणे किंवा अति जागरण करणे योगाला उचित नाही भाष्य अधिक खाणारा अर्थात आपल्याला जेवढे खाणे आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक खाणारा आपल्या शक्तीचे उल्लंघन करून अधिक खाणारा असेल तर त्याचा योग सिद्ध होत नाही त्याचप्रमाणे न ना खाणारा उपवास करणारा चा योग सुद्धा सिद्ध होत नाही श्रुतीचे असे वचन आहे जो आपल्या शरीराच्या शक्तीप्रमाणे अन्न खातो तो रक्षण करतो तो कष्ट देत नाही यापेक्षा जो अधिक करतो तो कष्ट देतो आणि जो कमी शक्तीमान असतो तो आपले रक्षण करू शकत नाही म्हणून योगाने आपण जेवढे उपयुक्त आहे त्यापेक्षा कमी किंवा अधिक अन्न भक्षण करू नये आणि जे योगी आहेत त्यांच्यासाठी योगशास्त्रामध्ये अन्नाचा जो परिणाम सांगितला आहे त्यापेक्षा अधिक अन्न सेवन केले असता योगाचे अनुष्ठान होत नाही या योगशास्त्रात अन्नाचा जो परिणाम सांगितला आहे तो असा पोटाचे दोन भाग शाक पात आदी व्यंजना सहित केलेल्या भोजनाने तिसरा भाग पाणी पिऊन भरले पाहिजे याप्रमाणे चौथा भाग वायूच्या संचारासाठी मोकळा ठेवला पाहिजे त्याचप्रमाणे पुष्कळ झोप घेणाऱ्याला सुद्धा हा योग साध्य होत नाही त्याचप्रमाणे अधिक जागरण करणाऱ्याला देखील हा योग साध्य होत नाही तर मग हा योग कोणत्या प्रकारे सिद्ध होतो ज्याचा श्लोक सतरावा ज्याचा आहार विहार कर्माचे आचरण निद्रा जागरण यथायोग्य असते त्याला नाश करणारिरणे या क्रियांना विहार असे म्हणतात या दोन्ही क्रिया ज्याच्याकडून नियमित आणि उचित प्रमाणात होतात त्या प्रमाणे कर्माचा आचार सुद्धा नियमित आणि उचित प्रमाणात होतो त्याचप्रमाणे झोपणे जागर ज्याने प्रमाणात ठेवले आहे असा उचित आहार विहार कर्म करणारा आणि प्रमाणित झोप आणि जागरण करणाऱ्या साधकास दुःखाचा नाश करणारा हा योगसिद्ध होतो सर्व दुःखाचे हरण करणे आणि यासाठी दुःख हा असे पद या ठिकाणी आहे याप्रमाणे संसार रूपी सर्व दुःखांचा नाश करणारा हा योगसिद्ध होतो या ठिकाणी अभिप्राय आहे आता साधक केव्हा समाधी युक्त होते ते सांगतात लोक अठरावा ज्यावेळी साधकाचे संयमित केलेले चित्त आत्म्यामध्ये स्थिर होते आणि सर्व कामांबद्दल तो जो निष्प्रिय होतो तेव्हा त्याला योग्य असे म्हणतात भाष्य ज्याचे चित्त चित संयमित केल्याने त्याच्या नियंत्रणात आहे म्हणजेच ज्याचे चित्त एकाग्र अवस्थेला प्राप्त झाले आहे हे चित्त बाह्य चिंतन करता केवळ आत्म्यामध्ये स्थिर होते आपल्या स्वरूपाचा लाभ करून देते तेव्हा तो साधक सर्व प्रकारच्या भोगांच्या लालसा होतो तो योगी दृष्ट आणि अदृष्ट यांच्या बाबतीत भोगतृष्टा नष्ट झाली आहे असा साधक योग युक्त होतो यालाच समाधी अवश्यत असलेला योगी असे म्हणतात अशा योगांच्या समाधी स्थितीत असणाऱ्या श्लोक एकोणीस निर्वाथ जागी ठेवलेल्या दिवाची ज्योत ज्याप्रमाणे मुळीच हलता निश्चल असते त्याप्रमाणे ही उपमा परमात्म ध्यानात झालेल्या योगाच्या संयमित चित्ताला दिली जाते अशा वायुरहित स्थानी ठेवलेला दिवा विचलित होत नाही अध्यात्माचा अभ्यास करणाऱ्या आणि समाधी स्थितीत संयमणाऱ्या कोणाशी दर्शवण्यात येते त्याला उपमा असे म्हणतात याप्रमाणे योगाभ्यासाच्या सामर्थ्याने निर्वाथ जागी ठेवलेल्या दीपा एकाग्रता साधली जाते असे चित्त श्लोक विसावा या अवस्थेत योगाभ्यासाने संयमित केलेले योगाचे चित्त विश्रांती पावते आणि ज्या स्थितीमध्ये तो योगी शुद्ध मनाने आत्म्याला पाहून आत्म्यातच संतुष्ट होतो भाष्य योग साधन केल्याने संयमित केलेले सर्व ठिकाणी असलेली चंचलता नष्ट केलेले चित्त विश्रांती पावते त्याचप्रमाणे ज्या काळात समाधीच्या योगाने अत्यंत निर्माण झालेल्या चित्तातून परमचैतन्य रूप ज्योतिरूप आत्म्याचे दर्शन घडते वो तो अंतरात अत्यंत संतुष्ट होतो तृप्त होतो त्याचप्रमाणे श्लोक एकवीस ज्या स्थितीमध्ये इंद्रियांना अगोचर पण शुद्ध बुद्धीच्या वृत्तीला गोचर होणारे असे सुख तो अनुभव झाला असता तो परमात्मा स्वरूपापासून केव्हाही विचलित होत नाही भाष्य ज्या सुखाला अंत नाही त्या सुखाला अनंत सुख असे म्हणतात जे सुख इंद्रियांच्या अपेक्षेने होता केवळ बुद्धीच्या योगाने आकलन केले जाते इंद्रियांच्या गतीच्या पलीकडे जे सुख आहे ते विषयजनित सुख नाही या सुखाला ना अतीत असेही म्हणतात योगी लोक अशा सुखाची प्राप्ती ज्या काळात अनुभवतात त्या काळात ते आपल्या स्वरूपात स्थिर असतात या तत्वापासून योगी मनुष्य विचलित होत नाही तसेच लोक बावीसावा जी अवस्था प्राप्त झाली असता अन्न लाभ त्याला अधिक मूल्यवान वाटत नाही त्या स्थितीमध्ये त्याला कोणतेही दुःख विचलित करू शकत नाही भाष्य आत्मलाभ प्राप्त झाला असता यापेक्षा दुसरा अधिक चांगला लाभ आहे असे जो मानित नाही इतकेच नव्हे तर दुसऱ्या लाभाचा विचार सुद्धा करीत नाही अशा आत्मतवामध्ये उपरमते सहावीस या श्लोकापासून प्रस्तुत सहा बावीस श्लोकापर्यंत प्रत्येक श्लोकात आत्म्याच्या विशेष अवस्था प्राप्त करून देणाऱ्या योगांची निर्विकल्प समाधीची जी विशेषांनी युक्त असा हा योग आहे लोक योग असे आहे असे समजून घ्यावे या योगाला न कंटाळता प्रसन्न चित्ताना आणि निश्चयपूर्वक अभ्यास करावा भाष्य दुःखाशी संयोग होण्यापासून बाजूला जाणे याला योग म्हणतात दुःखाबरोबर संयोग होणे याला दुःख संयोग असे म्हणतात या दुःख संयोगापासून वियोग होणे याला दुःख संयोग असे म्हणतात या दुःख संयोग वियोगाला योग असे विपरीत नामाने ओळखणे आवश्यक आहे योगापासून प्राप्त होणाऱ्या फळाचा उपसंहार केल्यानंतर निर्माण झालेल्या दृढ निश्चयाला आणि योगाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी या योगाचे साधन कोणते ते स्पष्ट करण्यासाठी पुन्हा विविध प्रकारे योग कसा आचरावा हे सांगण्यात येत आहे उपरोक्त फल प्राप्त करून देणारा योग निश्चयपूर्वक चित्ताने केला पाहिजे ज्याच्या चित्तामध्ये उद्वेग नाही त्या, त्याला असे म्हणतात अशा प्रकारे उद्वेग्नता शून्य चित्ताने योग साधन केले पाहिजे असा अभिप्राय आहे श्लोक चोवीसावा विषयांच्या चिंतनामुळे उत्पन्न होणाऱ्या वाचनांचा समूळ त्याग करून सर्व इंद्रियांचे बाह्य विषयापासून मनानेचे नियमन करावे भाष्य उत्पन्न होणाऱ्या समुदायाला सर्व बाजूंनी आवरून धरून त्यांच्यावर पंचवीसावा हळूहळू आणि धारणा करणाऱ्या बुद्धीने मन आत्मरूपाचे ठिकाणी स्थिर करावे आणि मग अन्य चिंतन करू नये भाष्य हळूहळू क्रमक्रमाने उपरती प्राप्त होईल असे करावे ही उपरती कोणत्या साधनाने प्राप्त होईल बुद्धीच्या साधनाने उपरती प्राप्त होईल ही बुद्धी कशी असावी धीटपणे निर्माण झालेली बुद्धी यासाठी लागते त्याचप्रमाणे मन आत्म्यामध्ये स्थिर करावे म्हणजे जे काही आहे ते सर्व आत्माच आहे या अन्य काही नाही याप्रमाणे विचारपूर्वक मनाला आत्म्यामध्ये स्थिर करावे अन्य कोणत्याही गोष्टीचे चिंतन करू नये योगाने आचरण करण्याचा अत्यंत श्रेष्ठ असा विधी आहे याप्रमाणे आपले मन आत्म्यामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या योगाबद्दल पुढे प्रतिपादन करण्यात येत आहे श्लोक सव्वीस चंचल आणि अस्थिर मन ज्या बाजूला पुन्हा धावते त्या बाजूकडून त्याला वळवून ते स्वतःच्या नियंत्रणात राहील असे करावे भाष्य अत्यंत चंचल असणे मनाचा स्वाभाविक दोष आहे म्हणून जे मन अस्थिर आहे ते मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या योगाने विचलित होऊन बाहेर धावते त्या शब्दादी विषय रूपाच्या निमित्तापासून या मनाला आवर घालावा शब्दादी विषय हे आभास आहेत असे तत्वज्ञानाच्या सहाय्याने दाखवून देऊन उन्द। मनाला वैराग्य उत्पन्न करावे असे करावे मनाला याप्रमाणे आवरून वारंवार आत्म्याच्या स्वाधीनं करावे अशा प्रकारे योगाभ्यास करावा योगाभ्यासाच्या सामर्थ्याने मन आत्म्यामध्येच शांत होऊन स्थिर होते श्लोक सत्ता मनाचा चंचलत्वाचा दोष नाहीसा झाल्याने ज्याचे मन शांत झाले आहे अशा ब्रह्मनिष्ठ योगी पुरुषाला निर्मल सुख प्राप्त होते झाले आहे ज्याची राज, वृत्ती शांत झाली आहे म्हणजेच मोहने निर्माण होणारे दुःख उत्तम प्रकारे शमले आहे तो जीवनमुक्त अर्थात सर्व काही ब्रह्मच आहे असा ज्याचा ठाम निश्चय होतो अधर्मादी दोषांपासून जो अलिप्त झाला आहे अशा योगी पुरुषाला निरतिशय सर्वोत्तम सुख प्राप्त होते श्लोक अठ्ठावीसावा याप्रमाणे नेहमी आपले अंतकरण स्थिर ठेवणारा निष्पापी अनायासारखे निरतीश सुख अनुभवतो विगत कल्मश असे म्हणतात असं पापशून्य योगी भावी श्लोकातील कथन केल्याप्रमाणे चित्तपूर्ण स्थिर करतो आणि निरती निरतिशय ब्रम्ह लाभाचा अनुभव प्राप्त करतो अर्थात परब्रम्माशी ज्याचा संबंध आहे जो अनंत आहे त्यालाच परम सुखाची प्राप्ती होते संसाराची समाप्ती करणे हे योगाचे फळ आहे संसाराचा विच्छेद करणारा योगी म्हणजे ब्रह्मत्वाचे दर्शन होय श्लोक एकोणतीसावा योगयुक्त झालेला ज्याचे अंतकरण स्थिर झालेलं आहे असा सर्वांभूती एकच आत्मतत्व भरून राहिले आहे असा अनुभवणारा स्थितप्रज्ञ पुरुष काही पुरुष सर्व प्राणी मात्रात स्वतःला आणि आत्म्याच्या ठिकाणी सर्व प्राणी मात्रांना पाहतो भाष्य ज्याचे चित्त संपूर्ण स्थिरावले आहे सर्व जगाकडे नजरेने जो पाहतो ब्रह्म आणि आत्मा एकच आहे असा अनुभव प्राप्त झालेला पर्यंत सर्व प्राणी मात्रांमध्ये भेद न पाहता समभावाने पाहतो सर्व भूतमात्रांमध्ये आत्मा आणि आत्म्यामध्ये सर्व भूतमात्रांना पाहतो ब्रह्मापासून स्थावरांपर्यंत सर्व एकच एक, एक भरून राहिले आहे असा जा ज्याचा अनुभव असतो या आत्म्याच्या एकतेचे दर्शन आणि त्या दर्शनाचे फळ असे आहे श्लोक दिसावा जो मला सर्व ठिकाणी आहे असे अनुभवतो आणि माझ्यामध्ये सर्व आहे असे अनुभवतो त्याचा कधीच नाश होत नाही आणि मी देखील त्याचा नाश करीत नाही भाष्य जो सर्वांचा आत्मा मी वासुदेव अर्थात सर्व भूतमात्रांमध्ये व्यापक रूपाने राहतो आणि ब्रह्मासहित सर्व प्राणीमात्रांना माझ्यामध्ये परमेश्वरामध्ये पाहतो याप्रमाणे या, या आत्म्याचे एकत्व पाहणाऱ्या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने मी कधी अदृश्य होत नाही अर्थात कुठे लपूनही जात नाही त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुष कधी परमेश्वर वासुदेवापासून नाहीसा होत नाही कारण या ज्ञानीपुरुषाचे आणि माझे स्वरूप एकच आहे आपला आत्मा आपणास प्रियच असतो म्हणून जो सर्वात्मक दृष्टीने सर्वत्र एकत्वाचा अनुभव घेतो तो मीच आहे श्लोक एकतीसावा म्हणून माझी सेवा करतो असा पुरुष सर्व प्रकारची सदैव माझ्या ठिकाणी असतो भाष्य पूर्वीच्या श्लोकात कथन केल्याप्रमाणे जो पुरुष सर्व भूतमात्रांमध्ये मी वासुदेव आहे असे पाहतो याप्रमाणे अर्ध्या श्लोकाचा यथार्थ अनुवाद करून ज्ञानाचे फळ मोक्ष आहे असे सांगतात असा ज्ञानी योगी पुरुष सर्व प्रकारे व्यवहार करतो तरी तो वैष्णव असा जो मी त्या माझ्या अधीन राहूनच व्यवहार करतो अर्थात तो सदैव मुक्तच असतो त्याच्या मोक्षाच्या आड कोणीही येऊ शकत नाही तसेच श्लोकबत्ती सव्वा अर्जुना जो सर्वांमध्ये सुखदुःख स्वतःच्या अनुभवाप्रमाणे आत्मीभूत होऊन समभावाने पाहतो तो योगी अत्यंत श्रेष्ठ आहे असे मी समजतो भाष्य आत्मा अर्थात स्वतः आपण व ज्याची उपमा द्यावायची त्या उपमीय भावाच्या सादृशाला औपम्य असे म्हणतात हे अर्जुना त्या आत्मोपम्य अवस्थेमुळे सर्व भूतमात्रामध्ये तो योग्य समत्व पाहतो हे समत्व तो कशाप्रकारे पाहतो आत्मतुल्यत्व कसे पाहतो ते स्पष्ट करताना सांगतात की मला ज्याप्रमाणे सुख आवडते त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना सुख अनुकूल आहे दुःख ज्याप्रमाणे प्रमाने मला अप्रिय वाटते त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना देखील दुःख अप्रिय वाटते या सर्व प्राणीमात्रांमध्ये आपल्या समान सुख अगर दुःख परिणाम आचरण करीत नाही प्रतिकूल आचरण याचा अर्थ हिंसक आचरण करीत नाही या श्लोकातील बा या अव्ययाचा अर्थ चो या अव्ययाप्रमाणे करण्यात आला आहे याप्रमाणे जो अहिंसक पुरुष पूर्ण ज्ञानामुळे अवस्थेत असतो असा योगी अन्य सर्व योगांमध्ये अतिशय उत्कृष्ट समजला जातो याप्रमाणे वर सांगितलेला ज्ञान रूप योग अत्यंत प्रयत्नपूर्वक संपादन करावा लागतो हे समजून त्या योगाच्या प्राप्तीचा उपाय कोणता हे ऐकण्याची इच्छा निर्माण झालेला अर्जुन म्हणाला श्लोक ते अर्जुन म्हणाला भगवंता मनाच्या जा जाम्यामुळे येणारा असा योग तुम्ही मला सांगितला त्याचे स्थिरपणा मनाच्या चंचलपणामुळे टिकेल असे मला वाटत नाही भाष्य हे मधुसूदना तू समत्व भाव रूप योग सांगितलास मनाच्या चंचलतेमुळे या योगाची स्थिती निश्चल आहे असे मला वाटत नाही अर्थात ही, अर ही स्थिती प्रसिद्धच आहे हे स्पष्टच आहे की श्लोक चौतीस वा कारण कृष्णा, मन अतिशय चंचलखोड करण आणि हट्टी असल्याने त्याचे संयमन करणे वायूला थांबवणे ज्याप्रमाणे कठीण आहे त्याप्रमाणे दुष्कर असे मला वाटते भाष्य कारण की हे कृष्ण हे मन अत्यंत चंचल आहे कृष या धातूचे अर्थरूप कृष्ण आहे भक्त लोकांचे पापादि दोष भगवंताचे नाव कृष्ण असे आहे हे मन अत्यंत चंचल आहे इतकेच नव्हे तर ते खुडकर सुद्धा आहे विक्षिप्तपणे वश करून घेते हे अत्यंत बलवान आहे ते कोणाच्याही ताब्यात जाणे अशक्य आहे याबरोबरच ते अत्यंत निश्चय पण आहे अर्थात तंतुनागनामक पाण्यात राहण्या प्राण्याप्रमाणे अच्छेद्य आहे अशा लक्षणांयुक्त असलेल्या मनाला आवरणे वायूला आवरणे जसे कठीण आहे त्याप्रमाणे अत्यंत दुष्कर आहे असे मला वाटते अभिप्राय असा की वाराला आवरणे आवरणे जसे अशक्य प्राय आहे त्याप्रमाणे मनाला आवरणे सुद्धा अशक्य आहे भगवंत म्हणाले लोकपस्थित भगवंत म्हणाले मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे परंतु हे कोणती अभ्यास आणि वैराग्यांच्या योग्यतेचे नियमन करता येते भाष्य हे महाभाऊ अर्जुना मना अत्यंत चंचल आणि कोणत्याही उपायांनी आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही परंतु अभ्यासाने अभ्यास याचा अर्थ एकाच गोष्टीची पुन्हा पुन्हा उजळणी करणे किंवा एकाच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे याला अभ्यास म्हणतात दृष्ट किंवा अदृष्ट परंतु प्रिय योगामध्ये दोषाचा अनुभव प्राप्त झाल्याने इच्छा नसताना सुद्धा उत्पन्न झालेल्या वैराग्याने चित्ताची चंचलता थांबवली अशा अर्थात या प्रकारे या मनाला आवर घालता येतो परंतु ज्याचे मन स्वाधीन झाले नाही त्याला मात्र श्लोक छत्तीसावा आत्मसंयमन न आत्म करणाऱ्या पुरुषाला हा साम्य योग प्राप्त होणे कठीण आहे परंतु अभ्यासाने आत्मसंयमन केल्यास अशा योग्य उपायांनी तो योग प्राप्त होण्याची शक्यता आहे भाष्य मनाला आवरण न घालणारा पुरुष अर्थात ज्याचे अंतःकरण अभ्यास आणि वैराग्य यांच्या योगाने नियंत्रित झाले नाही अशा पुरुषाला हा योग प्राप्त करणे अत्यंत कठीण जाते असा माझा अभिप्राय आहे परंतु ज्याचे मन आपल्या स्वाधीन झाले आहे किंवा अभ्यास आणि वैराग्य यांच्या योगाने ज्याने आपले मन नियंत्रित केलं आहे आणि जो पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो अशा पुरुषाला या यापूर्वी सांगितलेला योग प्राप्त होण्याची शक्यता असते योगाभ्यासाचा स्वीकार करून ज्याने इह परलोकाच्या प्राप्तीसाठी साधन समजल्या जाणाऱ्या कर्माचा त्याग केला आणि योगसिद्धीचे फळ मोक्षप्राप्तीचे म्हणजे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले नाही त्या योगाचे चित्त अंतकाली विचलित झाले आहे अशा योगांचा नाश होतो की काय अशी शंका अर्जुनाच्या मनात उत्पन्न झाल्याने तो विचारतो श्लोक सदतीसावा हे कृष्णा आहे पण ज्याचे मन आत्मसंयमित झाले आहे त्याला तो योग पूर्ण झाल्याने कोणत्या गतीला जावे लागते भाष्य हे कृष्णा जो साधक योग मार्गाचा प्रयत्न करीत नाही परंतु श्रद्धेने अर्थात विशेष बुद्धीने युक्त आहे आणि अंतकाली ज्याचे मन योगापासून चंचल झाले आहे असा चंचल चित्त आणि ज्याचे स्मृती नष्ट झाली आहे अशा योगाला योगातून प्राप्त होणाऱ्या योगाची सिद्धी अर्थात योगाचे फल जे पूर्णज्ञान मिळत नाही असा असता त्याला कोणती गती प्राप्त होते श्लोक अडतीसावा विवेक शून्यत्वामुळे आत्मसंयमन करता आलेल्या अर्धवट योगी ऐहिक व गतीला न पावता भटकणाऱ्या ढगाप्रमाणे मध्येच नाश पावतो की भाष्य हे महाबाहू आश्रय शून्य आणि ब्रम्हप्राप्तीच्या मार्गाने ते योग्य मोहित होतो आणि कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग अशा दोन्ही मार्गांमध्ये भ्रष्ट होऊन छिन्न विछिन्न होतो आणि मेघाप्रमाणे नष्ट होतो की नष्ट होत नाही श्लोक एकोणजे एकोणचाळीसावा कृष्णा माझा संशय पूर्णतः दूर करणे तुम्हालाच योग्य होईल कारण या संशयाचे निराकरण करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही कृष्णा मला असा जो संशय आला आहे त्याला दूर करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी केवळ तूच समर्थ आहेस कारण तुझ्याशिवाय अन्य कोणी ऋषी अगर देवता या संशयाचा नाश करणे असंभव आहे म्हणून तुलाच या संशयाचा नाश केला पाहिजे असा अभिप्राय लोक चाळीसावा ोकचाळीसावा हे पार्था अशा योगाचा नाश इंवा परलोकी देखील होत नाही कारण सत्कर्माचे आचरण करणारा कोणीही अधोगतीला जात नाही हे पार्था अशा योगभ्रष्ट पुरुषाचा या लोके किंवा परोलोकी सुद्धा कधीही नाश नाही पहिल्यापेक्षा हिन ना युनी जन्माला येणे याचा नाश असा आहे योगभ्रष्टाची अशी अवस्था कधीही होत नाही तात पिता पिताच्या नात्याने स्वतःच्या विस्तार करतो म्हणून त्याला तात म्हणतात त्याप्रमाणे पुत्र रूपाने जन्माला येतो म्हणून पुत्राला सुद्धा तात असे म्हण म्हटले जाते शिष्य सुद्धा पुत्राप्रमाणे असतोच म्हणून त्यालाही तात म्हणतात म्हणून हे तात शुभ कार्य करणारा कोणताही मनुष्य दुर्गती अथवा हिनगतीला जात नाही मग अशा योगभ्रष्टाचे काय होते श्लोक एक्केचाळीसावा योगभ्रष्ट पुरुष पुण्य करणाऱ्या लोकांना प्राप्त होणाऱ्या लोकांपर्यंत जातो तेथे पुष्पकाळ पर्यंत आणि नंतर पवित्र आणि वैभवमान पुरुषांच्या घरी जन्माला येतो अश्य योग मार्गाने जाणारा योगभ्रष्ट संन्यासी पुण्यकर्म पुण्यकर्म करणाऱ्या म्हणजेच अश्वमेधादी यज्ञ करणाऱ्या लोकांना जो लोक प्राप्त होतो त्या लोकांमध्ये जातो त्या ठिकाणी पुष्कळ राहतो याच्या भोगाचा जा पूर्ण क्षय झाला की तो शास्त्राप्रमाणे कर्म करणाऱ्या शुद्ध आणि श्रीमान लोकांच्या घरी घेतो या ठिकाणी योगभ्रष्ट या पदाचा अर्थ संन्यासी असा घेण्यात आला आहे श्लोक बेचाळीस हव्वा किंवा ज्ञानवान योगी कुलात जो निर्माण होतो अशा प्रकारचा या लोक जन्म प्राप्त होणे कितीतरी दुर्लभ आहे बुद्धिमान परंतु दरिद्री कुलात देखील जन्म होतो परंतु असा जन्म म्हणजेच दरिद्रदी उपाधीने भरलेल्या योगियांच्या कुळात जन्म घेतो या ठिकाणी सर्वप्रथम सांगितलेला श्रीमंतांच्या कुळात जन्म घेण्याची अपेक्षा मिळणे अत्यंत दुर्लभ आहे म्हणून श्लोकत्रे जय सव्वा अर्जुन या ठिकाणी जन्माला आल्याने पूर्वजन्मातील पूर्ण राहिलेला बुद्धी योग त्याला प्राप्त होतो आणि तो, तो पुन्हा पुढील योग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू लागतो भाष्य या ठिकाणी योग्यांच्या कुळात जन्म घेताना पूर्वी शरीर धारण केलेल्या अवस्थेत जी बुद्धी होते त्या बुद्धीचा संयोग होतो योगी कुलात जन्म होता क्षणी पूर्वजन्मामध्ये प्राप्त झालेल्या बुद्धीशी त्याचा संबंध येतो हे गुरुनंदना पूर्वजन्मी झालेल्या संस्कारामुळे प्राप्त झालेल्या सामर्थ्याने पूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी तो पुन्हा प्रयत्न करतो पूर्वीच्या शरीरात असलेल्या सांगतात श्लोकच बेचाळीसा तो पूर्वजन्मीच्या अभ्यासाने तिकडे आकर्षला जातो ज्याला बुद्धियोगाची जिज्ञासा निर्माण झाली आहे असा पुरुष सुद्धा वेदज्ञापेक्षा जास्त श्रेष्ठ असतो भाष्य पूर्वजन्मात जो अभ्यास केला त्याने योगभ्रष्ट पुरुष परवश झालेला असतानाही तो अत्यंत बलवान होतो पूर्वाभ्यासामुळे तो, तो योगाकडे आकर्षित केला जातो जे संस्कार झाले त्यापेक्षा असलेल्या अधर्माचा आचार केला असता सुद्धा योगाभ्यासामुळे निर्माण होणाऱ्या संस्कारांनी खेचला जातो यापेक्षा अधिक बलवान असलेल्या अधर्माचे आचरण केले असते तर योग दबले गेले असते परंतु अशा प्रकारच्या पापकर्माल्यामुळे दबून राहिलेल्या इच्छा करणारा आहे अर्थात योगाचे स्वरूप काय आहे हे जाणण्याची इच्छा ठेवून जो योगमागार मार्गाचा अवलंब करणारा योग भ्रष्ट संन्यासी असतो तो देखील शब्दरम वेदामध्ये प्रतिपादन केलेल्या फळाच्या पलीकडे जातो जो योग जाणून घेऊन त्याच अवस्थेत अभ्यास करीत राहतो त्याचे काय सांगावे या ठिकाणी शक्तीचा जाणकार असा अर्थ सं आहे? आहे श्लोक पंचेचाळीसा वाव परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास केल्यामुळे पापशून्य झालेला योगी अभ्यास योगी अनेक जन्मातील सिद्धीमुळे परमगतीला जातो भाष्य जो प्रयत्नपूर्वक अधिक साधना करतो तो विद्वान योगी विशुद्ध केल विश अनेक जन्मात हळूहळू होणाऱ्या संस्कारांमुळे अनेक जन्माच्या एकत्रित संचितांमुळे प्राप्ती हो करून परमश्रेष्ठ असलेल्या मोक्षकतेला प्राप्त होतो याचे कारण असे की श्लोकशेही चळीसावा अर्जुना तपस्व्यापेक्षा योगी व ज्ञान ज्ञानवान पुरुषापेक्षा कर्मयोगी श्रेष्ठ होय म्हणून तू योगी हो असे मला वाटते भाष्य ज्ञापीपुरुषापेक्षा योगी श्रेष्ठ हो या पांडित्य हो अशा पांडित्य संपन्ना जो ज्ञानवापेक्षा योगी अधिक श्रेष्ठ है अग्निहोत्र आदि कर्म करनापेक्षा सुध्ध योगी अधिक श्रेष्ठ आई अर्जुना तू योगी हो योग। श्लोक सत्य जब योगे श्रद्धावान माझ्या ठिकाणी ज्यांचे अंतकरण लिन झाले आहे अशा अवस्थेत उपासना करतो त्याला मी अत्यंत श्रेष्ठ योगी समजतो भाष्य रुद्र आदित्य इत्यादी दे देवतांच्या ध्यानामध्ये मग असलेल्या सर्व योगी लोकांपेक्षा जो योगी श्रद्धावान होऊन वासुदेवामध्ये उत्तम प्रकारे आपले अंतकरण करून माझीच भक्ती करतो त्याला मी युक्तम अतिशय श्रेष्ठ योगी असे मानतो सहावा अध्याय समाप्त